श्रीदेवी भागवत स्कंध चौथा श्री गणेशाय नमहा श्रीमहादेव्यमहा श्री, श्री गणपतीला नमस्कार असो श्री महादेविला नमस्कार असो स्कंध चौथा अध्याय पहिला जन्मेजय राजा शंकाकुल होतो जन्मेजयाने विचारले हे सत्यवती पुत्रा हे मुनी श्रेष्ठ हे सर्व हे निष्पाक हे प्रभो हे कुलवर्धक, मी काही त्या श्रीमान महाप्रतापी सेनाचा पुत्र वसुदेव देवान पुज्य होता पे श्रेष्ठा तो वसुदेव अपनी भार् देवकी सह कंसा कारागृहत कसा गांधी कंसाचा त्याने कोणता अपराध केला होता त्या ययाती कुलोत्पन्न कंसाने वसुदेव देवकीच्या सहा बालकांचा नाश का केला तसेच त्या भगवान वासुदेवाचा जन्म कारागृहात का झाला तो प्रख्यात यादवाधिपती गोकुळात कसा गेला प्रत्यक्ष क्षत्रिय कुलात जन्मास येऊनही लौकिकदृष्ट्या त्या वैश्यकुलात का जन्माला आला तो श्रीकृष्ण अत्यंत तेजस्वी असताही माथेच्या उदरामध्ये असताना तो आपल्या मातापितून का बरे सोडवणूक करू शकला नाही प्रत्यक्ष परमात्मान्माला दुर्घट असे कोणते पातक त्या मातापित्यांच्या हातून घडले होते ते पुत्र कोण होते कौसाने शिळेवर आपटत असतानाही निष्ठून आकाशवाणी रूप होणारी ती बाला कोण हे निष्पाप तसेच तो अनेक भार्यानी युक्त असलेला श्रीहरी त्याचा देहत्याग या विषयी आपण मला कथन करा खरोखरच आजवर मी इतरांकडून ऐकलेले कथन करा धर्मपुत्र महात्मे पुरातन श्रेष्ठ देवर्षी नरनारायणा उत्कृष्ट तप केले बदरिका श्रमात राहून निराहार मनोनिग्रही कामक्रोध इत्यादी शडरीपुवत विजय मिळवून ते राहिले ते विष्णू अंशरूपी नरनारायण उत्कृष्ट तप करीत होते नारद मुनी सर्व मुनीना सांगितले होते तेच कृष्णार्जुन म्हणून अंशत अवतार होत पण हे मुनी श्रेष्ठा त्याचे नरनारायण हा एक देह कायम असता त्यांना दुसरी शरीरे कृष्णार्जुन म्हणून कशी प्राप्त झाली ज्या श्रेष्ठ मुनी मुक्तीसाठी योगासह दारुण तप केले त्या महातपस्यांना देहप्राप्ती कशी झाली शूद्राने जर स्वधर्माचे आचरण उत्तम केले तर तो क्षत्रिय होतो स्वधर्माचरण तत्पर आणि शत्रुवृत्ती असलेला शूद्र मृत्यूनंतर द्विजाचा जन्म प्राप्त होतो ब्राह्मणाने शांत चित्ताने स्वधर्म आचरण केल्यास तो या भूसागरातून मुक्त होतो पण तपस सामर्थ्याने स्वतःला शुद्ध करून घेतल्यावर ते नरनारायण मुनी पुन्हा क्षत्रिय झाले याचे मला आश्चर्य वाटते आहे सविस्तरपणे ऐकण्याची माझी इच्छा आहे एका ब्राह्मणाचा शाप झाल्यामुळे संपूर्ण यादव कुलाचा नाश झाला असे माझ्या ऐकण्यात आहे तसेच गांधारीच्या शापामुळे कृष्णाच्या कुलाचा नाश झाला असे समजते हे मुने शबराने प्रद्युमनाला का हरण केले प्रक्ष गृहातून त्या पुत्राचे कसे हरण झाले दिव्य दृष्टी असलेल्या वासुदेवाला हे समजले कसे नाही हे ब्राह्मण श्रेष्ठा मला फारच संशय वाटू लागला आहे हे प्रभो मेरा सन्देह दूर करा भगवान श्रीकृष्ण स्वर्गास गोरान भारत खरोखरच हि घटना मनाला क्षोभ दे तो शूरकुला जन्म लेकृष्ण विष्णु ता अंश भूमि भार हलका करता भीति ने मथुरी राज्य काबरे के ब्राह्मण श्रेष्ठ तो अपने सर्व सैन्य गरण करना होता मेअ चोरानाश का अपने भार् लुटल समझले नहीं कसे शक्य है भूभार हलका करण्याकरता ज्याने भीष्म आणि द्रोण यांचाही वध केला त्याने चोरांचा नाश कसा केला नाही आश्चर्य नव्हे का धर्म तत्पर सदाचारी कृष्णभक्त अशा महात्मा पांडवांचे कृष्णाने रक्षण केले राज्य करून आणि उत्तमोत्तम दक्षिणा देऊन त्यांनी आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले ते पांडवही देवाचेच अंश होते पण ते कृष्णाच्या आश्रयाने राहिले तरीही त्यांना भयंकर दुःखी का भोगावी लागली त्यांची पुण्य कोणीकडे गेली एवढी महादुःखे भोगायला लागावी अशी कोणती घोर पापे त्यांनी केली होती ती भगवती द्रौपदी ही देवीचा अंश असूनही ती पतिव्रता प्रत्यक्ष वेदीतून निघाली होती ती कृष्णाची परम भक्त होती तरीही तिला अनंत दुःख भोगावी लागली असे का व्हावे दुःशासनाने तर भर सभेत तिची वेणी ओढली त्यावेळी ती रजस्वला होती पण दुःशासनाने तिला एक वस्त्रावर भर सभेत आणली विराट नगरीत तिला राजाची दासी होऊन राहावे लागले किचकाने तिच्याशी अतिप्रसंग प्रयत्न केला तसेच एकदा जयद्रथानेही तिचे हरण केले पण बलाढ्य पांडवांनी तिला पुन्हा सोडवून आणले तेव्हा हे महाबुद्धिमान मुनी श्रेष्ठा पांडवांना इतकी संकट भोगायला का लागली त्यांनी पूर्वजन्मी कोणती महाघोर पातके केली होती माझा त्या पूर्वज्ञ केल्यावरही त्यांना त्या देवांच्या अंशांना असली लौकिक दुःखे का भोगावी लागली याबद्दल मला फारच संशय प्राप्त झाला आहे सदाचरण संपन्न पांडवांनी धनाच्या लोभाने भीष्म द्रोणांचा वध केला प्रत्यक्ष भगवंताने तसे करण्याविषयी त्या पांडवांना प्रेरणा दिली त्या श्रीहरीच्या सहाय्याने त्यांनी प्रत्यक्ष कुलक्षय केला खरोखर वीरश्रेष्ठांचा वध करण्यापेक्षा सज्जनानी भिक्षेवर आपली उपजीविका करावी हे मुनीश्रेष्ठा त्या जवळजवळ नष्ट झालेल्या वंशात आपण शत्रूंचा नाश करणारे गोळक पुत्र उत्पन्न केलेत आणि कुलाचे रक्षण केलेत पण त्याच वंशात जन्मलेल्या परिक्षित राजाने तापसाच्या गळ्यात सर्प बांधण्याचे पाप केले क्षत्रिय कुलात जन्मास आलेल्या पुरुषांपैकी ब्राह्मणाचा खरे हे मुनी खरोखरच अशा प्रकारच्या अनेक शंकानी मी गोंधळून गेलो आहे तेव्हा आपण माझे मन या संशयातून निवृत्त करा हे दयानिधे अपन सर्वज्ञ आहत अध्याय पहिला समाप्त